पंचतंत्र लेखक काशिनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढांभेरे वाचक मिलिंद गव्हाणकर तंत्र पहिले मित्रभेद कथा अकरावी एका रानात मधोत्कट नावाचा एक सिंह राहत होता त्याच्या अनुयायांमध्ये कोल्हा कावळा व असे पशु होते ते एकदा वनात भटकत असता क्रथनक नावाचा एक उंट आपल्या कळपापासून अलग पडल्यामुळे भटकत असलेला त्यांच्या दृष्टी पडला सिंहला तो अपूर्व प्राणी पाहून आश्चर्य वाटले त्याने आपल्या साथीदारांना विचारले हा कोणी शहरात राहणारा प्राणी आहे का वनातच राहणारा आहे कावळा म्हणाला हा शहरी प्राणी असून तुम्हाला खाण्यास योग्य असाच आहे आपल्या घरी तो आश्रयार्थ आलेला आहे तेव्हा त्याला ते मारणे योग्य नाही सिंह म्हणाला शत्रू देखील विश्वास ठेवून आपल्या घरी आला असताना त्याला मारले तर ब्रम्ह हत्येचे पात्र लागते मग हा उघड़ उघड आश्रय मागवत आहे असे म्हणून सिंहाने त्याला अभय देऊन आपल्या जवळ घेऊन येण्याची आज्ञा केली तो जवळ आल्यावर तो कोण कोठून आला याची चौकशी करून त्याला आपल्या जवळ ठेवून घेतले क्रथनकाने त्याला सांगितले आपण गावातून आलो असून ओझी उचलण्याचे त्रासदायक काम चुकवावे म्हणून या वनात आलो आहोत सिंहाने त्याला वनातले हिरवेगार गवत खाऊन राहण्याची परवानगी दिली सिंहाच्या आश्वासनावर क्रथनक मनातले भय टाकून रानात राहू लागला आणि रानातल्या हिरव्यागार भवतावर यथेष्ट चढ लागला एके दिवशी मदोतकटाचे एका माजलेल्या रान हत्ती युद्ध झाले त्यात हत्तीच्या मुसळासारख्या भक्कम सुलक्यांनी त्याला भयंकर जखमा झाल्या जखमातून बराच रक्तस्राव झाल्यामुळे सिंह अगदी दुबळा होऊन गेला आपण जिवंत असूनही आपल्या अनुचारास भक्ष देऊ शकत नाही ही गोष्ट त्याला फार टाकू लागली तो आपल्या अनुलायांना म्हणाला तुम्ही एखाद्या प्राण्याला पकडून येथे आणा म्हणजे मी त्याला मारून तुमची भोजनाची सोय करून देईन कावळा कोल्हा हत्ती आणि उंट सर्व अरण्य भटकले परंतु त्यांना कोठलेच भक्ष आढळले नाही तेव्हा कोल्हा कावळ्यास म्हणाला कशाला आपण हे उगाच वणवण करीत आहोत क्रथनकालाच बळी दिला तर सावळ्याला हा सल्ला मानवला परंतु सिंहाने त्याला अभय दिले आहे तो उंटाला मारणार नाही अशी शंका त्याने बोलून दाखवली तो त्याला मारिल अशी काहीतरी युक्ती मी काढतो परंतु तुम्ही सर्व याला अनुकूल आहात ना सिंहाची संमती मिळवण्याचे काम माझ्याकडे लागले कोल्हा म्हणाला याप्रमाणे हतबुद्ध होऊन गेलो आहोत भुकेने गदितदात्र झालो आहोत तुम्हालाही पथ्य असल्यामुळे हलायचे नाही यावर स्पष्ट उपाय आहे तो सुचवतो क्रथ नकालाच मारले तर हे सारे अरिष्ट नाहीसे होईल कोलह से बोलने ऐको तुम्हारा भयंकर राग आला वो तो ओरडला अभय दिखा प्राणी मारा जीव का अभय दिखाएं हा धर्म ठीक है परन्तु जर प्रथन अपने कवन मनाला माला मारा तो तुम्हें का हरकत नहीं ना तुम्हारे प्राणत्यागत के होल का नहींतर नहीं, मग आपण आमच्यापैकी कोणाचाही वध करावा कारण असे काही केले नाही तर सर्वच प्राण्यांची जीवनयात्रा संपुष्टात येणार आहे तुमचे काही बरे वाईट झालेले पाहण्यापेक्षा अग्निप्रवेश करून भरण्याचा आम्ही निश्चय केला आहे कुलातील कर्ट्या काय वाटेल ते करून रक्षण करावे असे शास्त्र आहे कोल्ह्याचे बोलणे ऐकून मधोदकट म्हणाला राजा तुला योग्य वाटेल ते कर कोल्ह्या ताबडतोब इतर साथीदारांकडे गेला आणि त्यांना म्हणाला चला तला महाराजांची अवस्था फारत भयंकर झाली आहे आता असे वेगळ्यासारखे फटकत राहू नका त्यांच्याशिवाय आपल्याला कोणी नाही त्यांच्या जवळ जाऊन त्यांची भूप निवारण करण्यासाठी आत्मबलिदान तरी करू आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ कोल्ह्याचे हे निर्वाणीचे बोलणे ऐकून सर्वांची अंतकरणे कळवळून आली आणि ते घरी भरलेल्या मदतकटाजवळ आले त्यांनी मदतकटा मदतकटाने विचारले काय आणले काही भक्ष महाराज कवळा पुढे होऊन म्हणाला भक्ष मिळत नाही पण आपण मलात मारून खावे म्हणजे आपली भूक शांत होईल आणि मलाही ही स्वर्ग प्राप्ती होईल कावळ्याचे बोलणे ऐकताच कोल्हा पुढे होऊन म्हणाला अरे बाबा तू आहेस तेवढा दुसरे म्हणजे कावळ्याचे का मांस दुर्बल असते त्यामुळे तृप्ती होत नाही तू बलिदान करण्यास तयार झालास यातच तुझी स्वामी दिसली व तू महाराजांचे हित पाहणारा आहेस हे सिद्ध झाले तेव्हा तू मागे फिर मीच महाराजांना विनंती करतो की त्यांनी मला खावे म्हणजे मला तरी पुण्य लाभेल त्या ऐकून हत्ती पुढे होऊन म्हणाला तू सुद्धा कावळ्याप्रमाणेच लहान आहेस शिवाय तू नखांनी अभक्ष तुझ्यापेक्षा मी शरीराने मोठा आहे तुम्ही सर्वांनी मलाच हा मान द्यावा व माझ्या कुलाची सार्थकता करावी त्या सर्वांची भाषणे ऐकून क्रफनकाला वाटले की ही सर्व भाषणे केवळ शोधेसाठीच आहेत शिवाय सिंहाने त्या तिन्हांपैकी ही धक्का लावलेला नव्हता आता आपणही त्यांच्याप्रमाणे बोलावे म्हणून मागे उडून तो म्हणाला बाबा रे न पकडणारा बोलला जर अभक्ष तर तू ही तसाच अभक्ष महाराजांचे काय कल्याण कल होणार तू मागे सर महाराजांनी मलाच मारून आपली शुभा भागवावी म्हणजे मलाही पुण्य मिळेल सिंहाने विचार केला हा आपण होऊन आपल्या प्राण्यांवर उदार झाला आहे तर याला मारल्याने आपल्याला कसलाही दोष लागणार नाही त्याप्रमाणे त्याने आपल्या पंजाने उंटाचे पोट फाडून त्याला ठार केले आणि कावळा कोरजा आणि हत्ती वगैरे सांगून संजीव म्हणाला म्हणून म्हणतो की धूर्त पंडित कधी कुणाचा कसा घात करतील याचा नेम नाही आपला राजा पिंगलक हा असाच शुद्धबुद्धीच्या जीवांच्या नादी लागला आहे असे दिसते त्याची सेवा करण्यात आता भूषण नाही काय नेम जर की क्षपण माणसाच्या करोटीतून दारू पितात तर त्यांना खरे ते खरेच वाटेल सापापेक्षा तरच चावतो दुष्ट मनुष्य त्याचे काहीही अनहित केले नसताना वाईट कर्म करतो दुसऱ्याच्या ऐकून एखाद्याचा घात करणे हे सर्वाप्रमाणे दुष्ट माणूसही सहज करतो यावर दमनक म्हणाला असल्या कुस्वामीचे अमात्यपद पत्करण्यापेक्षा अरण्यवास चालला सारासार विचार न करणाऱ्या गुरुचाही त्याग करावा हे शास्त्र आहे संजीव विषण म्हणाला केवळ सिंह रागावला म्हणून मी येथून प्राण वाचवण्यासाठी निघून जाणार नाही मोठे लोक दूर असले तरी त्यांचा राग फार वाईट त्यांची हिंसाच योग्य होय शिवाय तीर्थात स्नान करण्यापेक्षा किंवा लक्षावधी दानधर्म करण्यापेक्षा लढाईत मरण्याने स्वर्गाची द्वारे खुली होतात रणांगणात जय मिळाला तर राज्य मिळेल मरण तर स्वर्ग प्राप्ती होईल संजीवकाचे बोलणे ऐकून दमनत मनात घाबरून स्वतःशी म्हणाला याच्या मनात फाळतो हा आपल्या तीक्ष्ण शिंगांनी काय हा का उडवून देईल याचा नेम नाही त्याला काहीतरी उपायाने या वनातून पळवून लावणे योग्य आहे असं स्वतःशीच विचार करून तो म्हणाला मित्रा तू म्हणतोस खरे परंतु स्वामी व सेवक यांचा लढा काही योग्य नाही शौरांनी शूरपणा शत्रू दाखवावा ज्याला एकदा त्याला आपले शौर्य शरद ऋतूतील तांदण्यासारखे शीतल वाटले पाहिजे असे पहा कि बस आपली शक्तीही तशीच असली पाहिजे नाहीतर पिटव्याने आपल्या चोचीने समुद्र आठवण्याच्या उद्योगाला लागण्यासारखेच असे दोघाने विचारले दमन म्हणाला ऐक कर